स्कंध बारावा अध्याय अकरावा कोटांचे वर्णन व्यास म्हणाले हे राजा त्या पुष्परागमय कोटाच्या पुढे कुंकवाप्रमाणे पद्मरागमय कोट आहे आणि त्याच्या जवळील भूमीही तशीच आहे तो दहा योजने लांब असून गोपुरे आणि द्वारे यांनी युक्त आहे त्याच मण्यांच्या स्तंभांचे शेकडो मंडप तेथे आहेत त्या मंडपामध्ये भूमीवर बसलेल्या अनेक आयुधे धारण करणाऱ्या रत्नभूषणानी भूषित आणि महावीर अशा चौसष्ट कला आहेत त्यातील प्रत्येकी करता निरनिराळा लोक आहेत आपापल्या लोकांच्या स्वामीनी अशा त्या कला त्या पद्मराव कोटाचा आश्रय करून सदा राहिल्या आहेत पिंगलाक्षी विशालाक्षी समृद्धी वृद्धी श्रद्धा स्वाहा स्वधा माया पृथ्वी त्रिलोकमाता सावित्री गायत्री देवेश्वरी बहुरूपा स्कंधमता अच्छुता की प्रिया विमला अमला अरुणी वारुणी प्रकृति सृष्टि स्थिती, सद्गती, संध्या माता सती हंसी मर्दिका वज्रिका परा वेदमाता, भगवती देवकी कमलासना त्रिमुखी दुसरी सप्तमुख स्त्री सुरासुरमर्दिनी लंबोष्ठी ऊर्ध्वकेशी बहुशीर्षा वृकोदरी रथरेखा शिशिरेखा गगनवेगा पवनवेगा भुवनपाला मदनातुरा अंगना अनंगमथना अनंगमेखला अनंतकुसुमा विश्वरूपा, सुराधिका क्षयंकरी, अक्षोभ्या सत्यवादिनी बहुरूपा शुचीव्रता उदाराख्या आणि वार्गाशी अशा त्या चौसष्ट कला आहेत त्या सर्व कलांच्या मुखातील जिव्हा जळत असल्यासारख्या दिसतात त्यांच्या मुखातून भयंकर अग्नि असल्याचा भास होतो आम्ही सर्व उदक पिऊन टाकणार आम्ही सूर्यास खाऊन टाकतो वायूचे आज स्तंभन करून सोडतो सर्व जगास घळून टाकतो असे त्या म्हणतात त्या कलांचे नेत्र क्रोधाने लाल झालेले असतात त्या सर्व चापबाण धारण करणारे असून सदा युद्धास उत्सुक असतात दाढांच्या कटकट शब्दांनी त्या ताही दिशा बधीर करून सोडतात प्रत्येक कला धनुष्यबाण आणि शंभर औषधी सैन्याने युक्त असते लक्ष ब्रह्मांडांचा नाश करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे त्या कोटामध्ये युद्धसामग्री तयार असते रथ घोडे हत्ती यांची तर गणनाच करता येत नाही ह्या पद्मरागमय कोटाच्या पुढे गोमेद मण्याने तयार केलेला आणि दहा योजने लांब असा कोट आहे तेजस्वी जास्विंदीच्या पुष्पाप्रमाणे त्याचा वर्ण असून त्यातील भूमीही तशीच आहे तेथे राहणाऱ्या लोकांची गृहेही गोमेदानेच बांधलेली आहेत तेथील वनश्री उत्तम स्तंभ वृक्ष विहिरी आणि सरोवरेसुद्धा गोमेदाचीच आहेत त्यांचा वर्णसुद्धा कुंकवाप्रमाणे ताम्रवर्ण असतो त्यामध्ये महादेवीरूप 32 शक्ती राहतात अनेक शस्त्रे हीच त्यांची प्रहाराची साधने आहेत गोमेत मण्यानी त्या सर्व भूषित झालेल्या आहेत प्रत्येक लोकात राहणाऱ्या त्या भयंकर शक्ती गोमेद कोटामध्ये त्याच्या रक्षणाकरता तयार होऊन राहतात त्यांचे बाहू वर्तुळ असून नेत्र सर्व काळ लाल असतात आणि तोडा फोडा जाळा अशी वाणी त्या सतत उच्चारित असतात कारण त्यांचे अंतःकरण सदा युद्धाविषयी उत्सुक असते प्रत्येक महाशक्तीचे दहा औषधी सैन्य आहे प्रत्येक शक्ती एक लक्ष ब्रह्मांडांचा नाश करणारी अशी आहे विद्या रिम पुष्टी प्रज्ञा सिनिवाली कुहू रुद्रा वीर्या प्रभा नंदा पोषणी रुद्धिदा शुभा कालरात्री महारात्री भद्रकाली कपरदिनी विकृती दंडिनी मुंडिनी इंदुखंडा शिखंडिनी निशुंभशुंभमथिनी महिषासुरमर्दिनी इंद्राणी शंकरार्ध शरीरिणी रुद्राणी नारी नारायणी त्रिशुलिनी फालिनी अंबिका आणि लहादिनी अशा बत्तीस शक्ती आहेत जर ह्या देवी राखावल्या तर ब्रह्मांडाचा नाशच असे समजावे त्या केव्हाही आणि कोठेही पराजित होत नाहीत त्या गोमेद गोमेदमणी कोटापुढे उत्तम वज्रमण्याने केलेला कोट आहे तो दहा योजने उंच गोपुरे आणि द्वारे यांनी युक्त कपाट आणि साखळ्या यांनी दृढ केलेला आणि नूतन वृक्षांनी उज्ज्वल आहे त्यातील भूमी आणि सर्व वस्तू हिऱ्याच्या आहेत गृहे मार्ग गटारे मोठ्या मार्गातील पटांगणे मोठी वृक्ष तळी आणि पक्षी हेही हे हिऱ्यांचेच आहेत अनेक विहिरी कूप इत्यादी सर्व पदार्थ हिऱ्यांचेच आहेत त्रिभुवनेश्वरीच्या दासी तेथे राहतात काही पंखा धारण करतात काहीची करकमले मध्यप्राशनपात्राने पूर्ण असतात कित्येकीने हातात विचित्र आरसे घेतलेले असतात काही दासी तांबूलपत्रे घेतात काही छत्र धारण करतात काही चौऱ्या वारतात काही अनेक वस्त्रे उचलतात कित्येकीच्या हातात पुष्पे असतात कित्येक कुंकुवाचे लेपन करण्याकरता कुंकुम पात्र कित्येक काजाळाच्या डब्या आणि कित्येक शेदुराच्या कळ्या हातात घेतात काही चित्रे काढणाऱ्या काही पादसेवन करण्यात अलंकार करणाऱ्या आहेत कित्येक स्वतः अनेक भूषणे धारण करणाऱ्या असून पुष्पांची भूषणे तयार करणाऱ्या पुष्पांच्या योगाने शृंगार आणि विलासामध्ये चतुर असलेल्या परिधानिय वस्त्र नेसलेल्या असतात देवीच्या कृपा कटाक्षामुळे ज्यांनी त्रिभुवन तुच्छ मानले आहे अशा त्या दासी शृंगार मदाने धुंद झालेल्या असून देवीप्रमाणेच आहेत अनंगरूपा अनंग मदन अनंग दमना मदना तुरा भुवन वेगा भुवनपालिका सर्व शिशिरा अनंग, अनंग अशा ह्या सर्व शक्ती आहेत त्यांचे अंग विजेप्रमाणे चमकत असते त्यांच्या कमरेला कमरपट्टा असतो छुम छुम वाजणाऱ्या तोरड्या त्यांच्या पायात असतात त्या बाहेरून आत आणि आतून बाहेर अशा धावत असतात त्या सर्व दासी विजेप्रमाणे शोभतात त्या सर्व कार्यामध्ये निपुण असून त्यांच्या हातात वेताच्या काठ्या असतात अशा त्या दासी सदा त्या आत येथे राहतात आणि त्या कोट्याच्या बाहेर आठही दिशाला नाना वाहने आणि अस्त्रे यांनी विराजमान अशी त्यांची घरे असतात वज्राच्या कोटापुढे वैडुर्यमण्याने बांधलेला कोट आहे हा दहा योजने उंच असून गोपुरे आणि द्वारे यांनी सुशोभित झाला आहे तेथील सर्व भूमीही वैडुर्याचीच आहे नाना प्रकारची गृहे मार्ग गटारे आणि राजमार्ग विहिरी कुहे तलाव नद्या नद्यांचे तट वाळू इत्यादी सर्व वैडुर्यमण्याचेच आहे तेथे आठही दिशांना सर्वत ब्राह्मी इत्यादी शक्तींचे मंडल संचार करीत असते त्या देवी प्रत्येक ब्रह्मांडातील मातृकांच्या समष्टी रूप आहेत त्या ब्राह्मी माहेश्वरी कौमारी वैष्णवी वाराही इंद्राणी आणि चामुंडा अशा सात मातृका होत आणि आठवी माता महालक्ष्मी होय ब्रह्मा रुद्र इत्यादी देवांसारखाच यांचा आकार आहे ह्या जगाचे कल्याण करणाऱ्या सर्व देवी आपापल्या सैन्यासह तेथे राहतात ह्या कोटाच्या चारीद्वारांवर त्या महेश्वरीची वाहने अलंकारासह सज्ज केलेली असतात कोट्यामधी हत्ती घोडे शिबिका हं सिंह गरुड मयूर बैल त्याचप्रमाणे ज्यांच्यावर आकाशाचे चुंबन करणारे ध्वज शोभत आहेत आणि जे पाश्मी ग्राह पाशणी ग्राह इत्यादी अंगानी युक्त असे कोट्यावधी रथ तेथे असतात वाद्यांसह महाध्वजांनी सुशोभित कोट्यावधी विमानही आहेत ह्या वैडूर्य मण्यांच्या कोटाच्या पलीकडे इंद्रनिल मण्यांचा कोट आहे तो ही दहा योजने उंच असून त्यातील भूमी लहान मार्ग गृहे विहिरी कुवे तलाव इत्यादी सर्व नीलमण्यांचीच आहेत तेथे अनेक योजने विस्तृत असे एक कमल आहे त्याला सोळा आरा असून जणू काय दुसरे सुदर्शनच आहे तेथे सोळा शक्तींची नाना प्रकारची स्थाने सर्व उपकरणांनी समृद्ध अशी आहेत कराली विकराली उमा सरस्वती श्रीदुर्गा उषा लक्ष्मी श्रुती स्मृती धृती श्रद्धा मेधा मती कांती आणि आर्या अशा त्या सोळा शक्ती आहेत त्यांचा वर्ण निळ्या मेघासारखा असतो त्यांच्या हातात तलवारी असतात त्या सगळ्या सारख्या असून त्या खेटक नामक शस्त्रेही धारण करतात त्यांचे मन सदा युद्धामध्ये घडून गेलेले असते जगदीश्वरी देवीच्या ह्या सर्व सेनानी असून त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये असलेल्या शक्तीच्या अधिदेवता आहेत भुवनेश्वरी देवीच्या भक्तीमुळेच शक्ती संपन्न झालेल्या ह्या देवी ब्रह्मांडाचाही क्षोभ करणाऱ्या आहेत त्या अनेक रथांवर बसलेल्या असून त्यांच्यात अनेक शक्ती असतात इंद्रनिल मण्यांच्या ह्या महाकोटाच्या पुढे विस्तृत असा मोत्यांचा कोट आहे तो दहा योजने दीर्घ आहे त्याची भूमीही मोत्यांचीच आहे त्याच्यामध्ये अष्टपत्री कमल आहे तेही मोते आणि मणी यांनी युक्त आहे सुंदर केशराने सुशोभित आहे तेथे देवीच्याच आकाराच्या दिव्य शस्त्रे धारण करणाऱ्या आणि जनांची वार्ता जाणणाऱ्या अशा आठ मंत्रिणी आहेत देवीप्रमाणेच त्यांचे भोग असून त्या देवींचे इंगित जाणाऱ्या महापंडित आहेत त्या सर्व कुशल स्वामिनीच्या कार्यात तत्पर देवीचा मनोभिप्राय जाणणाऱ्या अति सुंदर आणि चतुर्शा आहेत त्या ज्ञानशक्तीने सर्व प्राण्यांचा वृत्तांत जाणतात अनंग कुसुमा अनंग कुसुमातुरा अनंग मदना अनंग मदनातुरा भुवनपाला गगनवेगा शशीरेखा आणि गगन रेखा अशी त्यांची नावे आहेत अभय धारण करणाऱ्या असून ह्या आठ देवींची शरीरे ताम्रवर्णी आहेत त्यांनी विश्वासंबंधी वार्ता प्रत्येक क्षणी समजत असते हे राजा ह्या मोत्याच्या कोटापुढे मरकत मण्याचा कोट आहे तो दहा योजने दीर्घ असून नाना सौभाग्याने युक्त आणि नाना भोगांनी संपन्न आहे त्याची मध्यभूमी आणि तेथील गृहे इत्यादी सर्व मरकत म्हणायचीच आहेत तेथे एक षटकोनी विस्तीर्ण कमल आहे हे राजा त्याच्या कोणात राहणाऱ्या देवता कोणत्या त्या ऐक पूर्व कोणामध्ये तो चतुर्मुख ब्रह्मदेव गायत्री सह असतो तो कमंडलू माला अभय आणि दंड ही आयुधे धारण करतो आणि त्याचीच आयुधे ती परदेवता गायत्री ही धारण करीत असते तेथे मूर्तिमंत सर्व वेद नाना प्रकारची शास्त्रे स्मृती आणि ही राहतात हे राजा जितके ब्रह्मदेवाचे अवतार झालेले आहेत तितकेच गायत्रीचेही अवतार आहेत ते सर्व अवतार आणि जे व्यारुतींचे अवतार झाले ते सर्व तेथे निरंतर राहतात त्या कमलाच्या नैऋत्य कोणामध्ये शंख चक्र गदा आणि पद्म ही आयुधे जिच्या करकमला शोभत आहेत अशी ती सावित्री विष्णूसह राहते मत्स्य कूर्म इत्यादी जे विष्णूचे अवतार झाले आहेत ते सर्व आणि जे सावित्रीचे अवतार झाले आहेत ते सर्व तेथे ते ते ते राहतात वायव्य कोणामध्ये परशू अक्षमाला अभय आणि वर ही आयुधे धारण करणारे तो भगवान महारुद्र राहतो आणि तेथेच ते ते गौरी देवीही असते हे राजा दक्षिणामूर्ती इत्यादी जे जे रुद्राचे भेद आहेत आणि जे त्या गौरीचे भेद आहेत ते सर्वही तेथेच राहतात हे राजा दक्षिणामूर्ती इत्यादी जे जे रुद्राचे भेद आहेत आणि जे त्या गौरीचे भेद आहेत ते सर्व ही तेथेच राहतात तसेच जे चौसष्ट आगम आहेत आणि जे दुसरेही अनेक आगम सांगितलेले आहेत ते सर्व तेथेच मूर्तिमंत राहतात अग्नेय कोनात आपल्या एका हातात रत्नाचा कुंभ आणि दुसऱ्यात मण्यांचा करंडा घेऊन तो देवीचा निधीपती धननायक सर्व गुणसंपन्न कुबेर लक्ष्मी आणि अनेक यक्ष समुदाय यांच्यासह राहतो पश्चिम कोणत रतीसह मदन असतो तो तेथे पाश अंकुश धनुष्य आणि बाण धारण करीत नित्यविराजमान असतो तेथे मूर्तिमंत शृंगार सर्वदा राहतात ईशान्य कोणत्या पुष्टी रहतू। तो वीर, वीर धारण करून तेथे नित्य राहतो हे थे थे राजा गणपतीच्या ज्या ज्या विभूती आहेत त्या सर्व आपल्या मोठ्या ऐश्वर्यासह येथे राहतात हे राजा सर्व ब्रह्मादी देव प्रतिब्रम्हांडात असणाऱ्या ब्रह्मदेवादिकांच्या समष्टी होत हे सर्व करीत असतात एक प्रवालाचा कोट आहे त्याची कांती कुंकुमाप्रमाणे ताम्रवर्ण असून त्यातील मध्यभूमी आणि गृहादिक ही सर्व प्रवालाचीच आहे असे म्हटले आहे त्यामध्ये पाच महाभूतांच्या पाचस्वामींनी हृल्लेखा गगना रक्ता करालिका आणि महोच्छुमा ह्या नावांच्या पंचमहाभूतांच्याच धर्माच्या आणि आकाराच्या आहेत पाश अंकुश वर आणि अभय धारण करणाऱ्या ज्यांच्या अंगावर भूषणे आहेत आणि ज्या प्रत्यक्ष देवीसारख्या वेशाच्या परिपूर्ण आणि नूतन यवनामुळे गर्विष्ठ आहेत या प्रवालाच्या कोटानंतर एक नूतन नवरत्नांनी निर्माण केलेला अनेक योजने विस्तीर्णासा मोठा कोट आहे त्या ठिकाणी आमना देवींची अनेक मंदिरे आहेत ती सर्व आणि तलाव सरोवरे सर्व पदार्थ नवरत्नमयच आहेत देवीचे जे मुख्य अवतार आहेत ते सर्व तेथे राहतात हे राजा दश महाविद्या आणि त्यांचे सर्व महाभेद हे सर्व तेथेच आहेत सारांश कोटी सूर्याप्रमाणे ज्यांची प्रभा आहे अशा त्या सर्व देवी आपल्या आवरण देवींसह हो। आपल्या भूषणांसह हो आणि वाहनांसह हो तेथे असतात तेथे सात कोटी महामंत्र्यांच्या देवीही असतात हे राजा या नवरत्नमय कोटाच्या पुढे चिंतामणी नामक रत्न निर्मित एक मोठे आहे त्यातील प्रत्येक वस्तू चिंतामणीचीच केलेली आहे मंदिरा त्या, के त्या मंदिरातील हजारो खांब सूर्यकांत मण्यानी चंद्रकांत मण्यानी आणि त्याचप्रमाणे विजे सारख्या तेजस्वी पाषाणांनी केलेले आहेत त्यांच्या प्रभेमुळे त्या मंदिरातील कोणतीच वस्तू स्पष्ट दिसत नाही अध्याय अकरावा समाप्त